ओम नमो भगवते वासुदेवाय परी हे मी करी तू असे ऐसा आठव त्याची मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची कर्तृत्वाचे स्मरण ही मनातून टाकतो व त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो पैयावज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना हे तू होते अर्जुन आईच्या सांगण्याची हेळसण केली अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधपाताला कारणीभूत होतात ते भजावी वाचून मुखाला वाळावी गायची सगळी तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून त्याची सेवा करावी एरवी गायीचे एकमुख अपवित्र म्हणून सगळी गायीच टाकावी की काय आवडतीये फळी असे आठवळी आपल्या आवडत्या उदाहरणार्थ आंब्याच्या वगैरे फळात साल व आठोळी म्हणजे बी ही दोन्ही असार आहेत तेव्हा या दोन असता सर्व फळाचा कोणी त्याग करेल का तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोही कर्माचा बंध असे आहे तर या दोहीचा विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे सांगोपन केवळ कर्तव्य म्हणून करनेस दुखी होत नाही त्याप्रमाणे तो कर्तृत्व मध्ये व फलासवाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दुखी होत नाही हा तो त्याग तरुवरु जोगा मोक्ष फळे थोरू सात्विक ऐसा डगरू यासीची जगी ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्याग रुपी श्रेष्ठ वृक्ष आहे व अर्जुना सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे जाळून बीज जाय झाडा कि जे निर्वंशे फळ त्यागुनि कर्म तैसेने त्या जसे बीज जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे ज्याने फल टाकून कर्म टाकले आहे तया लागत खे व धातुची धातूची गांधी काळी का जाती रजत मे तुटली दोन्ही त्या परिसराला लोखंड लागता क्षणीच जशी त्याचे गंज व काळेपणाही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होत मग सत्वे तेने चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज होय जायसे मक्त्या शुद्ध सत्व गुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात तेव्हा मृगजलाची अवस्था संध्याकाळी जशी होते म्हणजे ते कोठेच दिसे नसे होते तैसा बुद्ध असतू विश्वाभासू हा ये कवणी कडा आकाश जैसे जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्या पुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही श्लोक धाव न कुशल कर्म कुशल त्यागी, हो। त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करत नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही म्हणून प्राची नाचे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमा अंगी आभाळे जिराली जैसी म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाचे अंगी जसे ढक जिरून जातात तैसी तयाची कर्मे चोखाळली किरीटी मनोनी दुःखी उठी पडेन त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रम्हरूप झालेली असतात म्हणून तो सुख योगाने हर्षविषादा पावत नाही अशुभ लागी होवावे त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना तरी या विषयीचा काही तयाूही संदेह नाही जैसा स्वप्नाचा काठाई जागिन लिया तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःख ही दोन्ही जशी मिथ्याच असतात त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका म्हणजे भ्रांती नसते म्हणून नेणे तो पांडू सुता सात्विक त्यागो म्हणून अर्जुना ज्या त्यागात कर्म व करता या द्वैत भावाची वार्ता देखील कानावर येत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात ऐसे नी कर्थ त्यजिली त्यजतीजुना अन्य रीति ने टाकली था, थी श्लोक अक्रव्वा नहीं देहमृता शक्यम त्यक्तु कर्म्य शेषतः यस्तु कर्म फल त्यागी सत्याये पूर्णपणे त्याग करणे देहधार्या शक्य नाही परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात आणि हा गा सव्य मूर्तीची होऊन देहाची खंत आणि अरे अर्जुन देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते खेडवळ म्हणजे अज्ञानी होत मृत्यिकेचा विटू घेऊन काय करील घटू केवता ताथू पटू सांडील तो. मातीचा कंटाळा करून मडके काय करेल, वस्त्र तंतुचा त्याग कोटचा करेल आणि उभे उभे आगी तो दीपू प्रभे लागे द्वेषू करील काय त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल अथवा तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल का कर। हिंगू त्रासीला खाणी तरी काय सुगंधत्व आणि द्राणीला कंटाळला तरी सुवासीपणा कोठून सोडून कसे राहील तैसे शरीराचे नि आभासे नांद तू जव असे त कर्म त्यागाचे पिसे काहीसेग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ तरी काय कामाचे काय गा आपण आपल्या कपाळावर गंध लावलेले असते म्हणून ते वेडे वाकडे असले तर वारंवार पुसता येते परंतु कपाळच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरी नीट बसवता येईल का तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्याजिले परी कर्मची देह आतले ते का सांडे त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल का जे श्वासोच्छवासावरी होत निजे लिया हिवरी काही न करण्याची परी होती जयाची जे स्वाभाविक कर्म श्वासोच्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न सारखाच चालू असतो त्या शरीराचे निस कर्म के कर्मची लागले ते असे जिता मेल या नके रीती अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे ते इतके कि जिवंत असता अथवा मेल्यावरही बंद पडत या कर्माते सांडी एकीची ते अवधारी जाई कर्माला टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये कर्म फळे ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे तेथ रजु ज्ञाने लोपे व्याळ शंका कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते व त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्वाचा भ्रम नाहीसा होतो आत्मबोध पार्थिजे जै ऐसे तै त्याजिले होय त्याप्रमाणे त्या, हो त्या, त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो अर्जुना जेव्हा असा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते म्हणून मानू त्यागीरछी विसावा जागामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू याहून इतर त्याग करणे म्हणजे रोगीला मूर्छ आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे आहे तैसा कर्मी एकी कि विसावो पाहिकी दांडे याचे त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो हे त्याचे करणे म्हणजे जसे दाणक्याचा मार भुक्यांच्या मारावर घालवावा तसे आहे पर परी हे असो पुढती तोची त्यागी त्रि जगती जेणे फडत त्यागे निष्कृती नेले कर्म परंतु आता हे जास्त पोरणे राहू दे ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच नेच त्रैलोक्यात खरा खरा त्या फलम भवत त्यागी नाम प्रेत्य न तू संन्यासी नाम क्वचित जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर अनिष्ट म्हणजे नरकादी इष्ट म्हणजे स्वर्गादी अथवा मिश्र म्हणजे मनुष्य लोकादी असे तीन प्रकारचे कर्माचे फल मिळते पण जे ज्ञान प्रधान सं आहेत हे ते शकत रवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते कि भोगावया जे न सांडी तीची आश अर्जुना वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडितच नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्माच्या फला भोगावयात आपणच मुलीला जन्म देऊन कन्नदानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो कन्यादानाच्या वेळी असे म्हणून तो मुलीला जन्म देणारा बाप तिच्या मायापाशातून सुटतो व दान घेणारा जाबाई आपली म्हणून तिला पत्करल्यामुळे मायापाशात अडकला जातो विषाचे आग्रही वाहती ते विकिता सुखे लाभे माले जे, जे विषांच्या शेताची लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात व दुसरे जे पैसे खर्च करून ते विष अफू वगैरे विकत घेतात ते मरतात तैसा करता कर करू अ कर्ता फळाशा न धरू येथ नशके आवरू दोघा तेही कर्म त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो, अथवा कर्तृत्व अहंकार व फळाशा हे दोन्ही सोडून कर्म करि या दोघांसही नुसते केवळ कर्मच बू शकत नाही वाटे पिकली या रुखाचे फळ अपेक्षित याचे तेवी साधारण कर्माचे फळ घेतया रस्त्यावरील पिकलेल्या आम्र वगैरे वृक्षांच्या फळाची जो इच्छा करेल त्याचे ते फळ असते म्हणजे त्यास फळ बंधनकारक होते त्याप्रमाणे सामान्य कर्माचे फळ जो घेईल त्याला मिळते म्हणजे त्या कर्माच्या बंधनकारक होते परी करुणी फळ ने घे तो जगाचा कामी नरी घे जे त्रिविध जग अवघे कर्म हे परंतु तीन प्रकारचे कर्म करून जो फलाशा ठेवित नाही तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही कारण के त्रिविध जग हे सर्व कर्माचे फल आहे देव मनुष्य स्थावर या नाव जगडंबर तरी ते तव त्रिप्रकार कर्मफल पै देव मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात आणि ते तीन प्रकार तर तीन मूर्तीमंत कर्मफलच आहेत अनिष्ट केवळ इष्ट आणि एक, एक ते इष्टा तेच कर्मफल एक अनिष्ट आहे एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानि असे मिश्र आहे असे तीन प्रकारचे कर्मफल आहे परिविषयमता बुद्धी अंगी सोनी अविधी प्रवर्ति निषिद्धी खू व्यापारी परंतु जे विषयासक्त बुद्धिने स्वैराचार अंगवर्णी पाडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात ते थकृ कीटलोष्ट हे देह लाहते निकृष्ट तया नाम हे अनिष्ट कर्म तेव्हा त्या पुरुषास जंत किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात त्यास अनिष्ट कर्माचे फळ असे म्हणावे का स्वधर्मानू देता स्व अधिकारू सुकृते कीजे पुसता नुरुप जे पुसता आमना अथवा स्वधर्मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून जे पुण्यकर्म केले जाते ती इंद्राधी देवांची देह लाही जती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी ग हे अर्जुन तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे दोही वेगळे दो आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे आंबट व गोड या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोहीला लावादाने मागे सारणारा असा भिन्न रुची चा तिसराच रस उत्पन्न होतो रेचे कुची योग वशे होय स्तंभावया दोषे तेवी सत्य सत्य समरसे असत्य जिणे जे जसे योगमार्गात मार्गात योगाभ्यासाने रेचक म्हणजे वाहणारा वायू थांबवला की तोच त्याहून उलट स्वभावाचा कुंभकास म्हणजे वायूच्या निश्चित झाली म्हणजे अकस्मात असत्या जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते म्हणून समभागे शुभा शुभे मिळवणी अनुष्ठा उभे देणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र मिश्रफळ म्हणून पुणकार होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्र मिश्रफल होय ऐसे त्रिविधयया भागी कर्मफळ मांडले से जगी हे नसंडी तयासी भोगी जे सुदले आशा याप्रमाणे तीन प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ मानलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहेत त्याच हे कर्मफल सोडित नाही परिणामी शेवटे अवश्य मरण जिभेचा स्वाद घेणे जसेजसे वाढत जाते तस तसे जेवताना गोड वाटते परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजिर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हो। मैत्री चांग जांग सामान्य भली अंग न लागले नाही तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंग झाला नाही तो पर्यंतच चांगली तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे त्याप्रमाणे शरीराने कर्मे करीत असताना मोठेपणाची भरभराट होते नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात समर्थू आणि बाईणी न लोटे तैसा प्राणीया पडे तो भोगू समर्थ असून सावकार आहे आणि तो मुदतीला पैसे मागायला आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही मग कणिसा कणू झडे तो विरुढला कणिसा चढे भूमी पडे पुढती उठी मग कणसातून बी पडते त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणिस येते पुन्हा त्या कणसातले दाणे जमिनीवर पडतात पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात तैसी भोगी जे फळ होय ते फळांतरे वित जाय चालता पावो जाय जिणी जे जायसा त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगित असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करत राहतात चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो उताराची ये सांगडी ठाकेते ते च थडी तेवी न मुकी जती वडी भोग्याची ये उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडलाच होईल कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जाबायाचे असते त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून कर्म भोगा प्रया केव्हाच सुटका होत नाही पैसाध्य साधन प्रकारे फल भोगू तोगा पसरे एवं गोविले संसारे अत्या गीते अग अर्जुना कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाचा भोगाची वाढच होत राहते याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्या जन्ममरणाचे चक्र आपल्या फेऱ्यातून घेते सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जी एरवी जाईच्या फुलांचे उमरणे म्हणजेच जसे त्या फुलांचे सुकणे होय त्याप्रमाणे ज्याने फलाशा टाकून कर्मे करून फलभोगाच्या दृष्टीने के वा कर्म केली नाहीत असे केले बीजाची वाढ़ती कुळवाडी खाचे तेवी ते कर्माचे सारिले काम बियांचे धान्य जेव्हा पोडगीस खर्जवते तेव्हा वाढणाऱ्या शेतकीचा उदिम नाश पावतो त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम संपवून टाकले आहे म्हणजे फलाची वाढ संपवून टाकली आहे ते सत्व शुद्धी साहाकारे गुरुकृपा मृत तुषारे अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्री गुरुकृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीस आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दिनता पारच हटते तेव्हा जगदाभा समीशे स्फुरे त्रिविध फळ नाशे येथ भोगता भोग्य आपमाले हे जगताची प्रतिती होण्याच्या निमित्ताने जे तीन प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते त्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार तेथे मावळलेले असतात घडे ज्ञान प्रधानु हा ऐसा संन्यासू जया ते फळ भोग सोसा मुकले हे वीरश्रेष्ठ अर्जुना ज्याना हा ज्ञानप्रधान संन्यास म्हणजे कर्मत्याग साधला ते कर्मफल झाले आणि कर्म एक ऐसे देखणे आहे आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोचते तेव्हा कर्म हे एक असे आहे अशी दृष्टी शिल्लक राहते का म्हणजे तेव्हा कर्म म्हणून काही एक निराळे आहे असे कोटे दिसते पडवणी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती कि पाहाय उरे भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची केवळ माती होती अथवा रात्र उजाडल्यावर काळोख राहतो का जै रूपची नाही उभे तै साऊली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल मुख प्रतिबिंबित मग ते साचका वावो कोण म्हणे झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कुठचा मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल तैसे संन्यासे येणे मूळ अविद्येसी नाही जिने माती येणे घेपे दिने जर अज्ञानाला जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा सोडावे म्हणून संन्यासी ये कर्माची गोठी कि जेल परी अविद्या आपूला देवी आहे जे म्हणून असे पहा कि या ज्ञान प्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल का परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते दृष्टी भेदाची जई जेव्हा करतेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते तैतरी गा सुवर्मा विजावळी आत्म या कर्म अपाडे जैसी पश्चिम पूर्वेसी कामज्ञ अर्जुना त्यावेळेला ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा या मध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो ना तरी आकाशा का आणि मृगजळा बिजावळी भूतळा वायू अथवा आकाश आणि ढग सूर्य आणि मृग पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे हो का उदका जवळी परिसी नाय संगास्तव काजळी दिपू म्हण गोंडाळ असे नाका परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच आहे दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल का जरी चंद्री जाला कलंकू तरी चंद्रेसी नभे ऐकू आहे दिवेकू अपाडू जायसा चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकूप नाही व दृष्टी आणि डोळा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे अथवा वाट आणि वाटेने जाणारा नदीचे पात्र आणि पात्रात पाहणारे पाणी आरसा आणि आरशात पाहणारा यांच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे पार्था गातेने आत्मेसी कर्म सिने पर घेव विजे अज्ञाने अर्जुना तक आत्म्या परंतु अज्ञा मु आत्म्या कर्म, कर्म भास्ते हे खरोखर अकासे रवि उपजवी द्रुति अली करवी भोगवि ते सरोवरी का बरवी अबजी निजसी कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते व परागातील सुगंध भुंग्यांकडून भोगविते कमलिनी कडून या क्रिया झालेल्या दिसतात परंतु ती तर आपल्याकडून काहीही न करता सरोवरात स्तब्द असते ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते पुढत पुढ ती आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया करूपाचा पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुत दुसऱ्या कारणांकडूनच घडून येतात ती कारणे पाच आहेत त्यांचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो श्लोक तेराव पंचयतानी महाबाहो कारणा प्रोक्तानी सिद्ध ये सर्व कर्मना हे महाबाहू हो। सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही पाच कारणे सांख्या सिद्धांतांमध्ये सांगितलेली आहेत ती तू माझ्याकडून आणि शास्त्रे उभवून बाहेर्माची ती पाच कारणे तू ही कदाचित जाणत असशील कारण कि शास्त्रे हात वर करून म्हणजे उघडपणाने ती कारणे सांगतात वेदरायाची भुवनी निरूपणाचा निशाण ध्वनी वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत संख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूप नवबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत ते सर्व कर्मसिद्धी लागी ये ची मुद्दले हो नसुवा अभंगी आत्मराजू ते असे कि जगामध्ये सर्वकर्मांची कर्मांची सिद्धी होण्याकरता ही पाच कारणे कारण आहे या कारणांच्या ठिकाणी घालू नये या बोलाची म्हणून तुझा हन कर्णपुटी वसो काजे अर्जुना अशा वर्णनाच्या दौंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू दे म्हणजे तू ती ऐकून ठेव आणि मुखान तरी आई की तैसे कायसे हे ओ झे मी चिदरत्न तुझे असत ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला आरसा पुढा मांडले या का लोकांची या डोळया मानू द्यावा पहावया आपुले निके आरसा पुढे मांडलेला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशा करता किंमत द्यावी भक्त जायचे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो असा जो मी तो तुझ्या आज पूर्णपणे स्वाधीन झालो आहे ऐसे प्रीतीचे निगे देवो बोल तसे ने त आनंद माझी आंगे विरतसे प्रेमाच्या भराने असे बोलत असताना देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले चांगिनी याचा भरू जालया सोमकांताचा डोंगरू विघरवणी सरोवरू हो पाय चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्यांचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर वावायास लागते तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती आतले अर्जुना कृती सुखची अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले तेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला तेव्हा श्रीकृष्ण सर्वशक्तिमान शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची मनापासून कीव केली म्हणजे त्याला देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालली होती अर्जुना ये सणे धेंडे प्रज्ञा पसरे सीबुडे आले भरते एवढे ते काढून पुढती अर्जुना एवढे मोठे प्रस्थ पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता एवढे आनंदाला भरते आले होते त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देवे म्हणे हा गापार पे तव माथा, देव म्हणतात अरे अर्जुना तू चांगला शुद्धीवर ये तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलावले म्हणजे तो देहभानावर आला म्हणे जाणसी दातारा मी तुझी व्यक्ती उभगला आदी एकाहारा ये वो पाहे। अर्जुन म्हणतो हे प्रभू तू जाणतोस कि तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी म्हणजे तुझ्या शरीराची संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो तयासी हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा तरी काजी घाली आड आड जीवा त्या माझीही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पूर्वीत आहात तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच म्हणजे जीवदशा ही आडकाठी का चंद्रिके न मिळणे आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले वा तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहीत नाही का वेड्या चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे का आणि हा, हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भय वाटते कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते तसे हे तुमच्या व आमच्या मधील प्रेम आहे तेथ एकमेकांची एक, एक होणे विसंवाद उतबी जिणे म्हणून असो हे बोलणे अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंतच तुझे आमचे जगणे शक्य आहे म्हणजे मी देव तुला उपदेश करणारा व तू भक्त उपदेश ऐकणार अशा द्वैत भावाने असणे शक्य आहे म्हणून या विषयीचे म्हणजे परमार्थत ऐक्याविषयीचे बोलणे राहू मग कैशी कैशी ते आता बोलत सर्व हो तो पंडूस अर्जुना मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे कसे बोलत होतो तर्जुन म्हणे देवे माझी मनीचे स्वभावे प्रस्तावी बरवे प्रमेय ते यावेळी अर्जुन म्हणाला देवानी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुज सांगेन ऐसी पैज घेतली का सर्व कर्माचे बीज म्हणजे कारण जी पाच कारणे आहेत ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली आणि आत्म या काही सर्वथा लागू नाही हे पुढार लासी ते देई लहाणे माझे आणि कर्माच्या कारणांशी आत्म्याचा काही एक संबंध नाही हे जे तू बोल तो माझा आवडीचा विषय मला सांगेशे तो शे बहुवसेरणे बैसे ऐसे अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या समाधानाने म्हणाले या गोष्टी विषयी हट्ट धरन बसेल असा अठे मिलना है